ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मनेहा अध्याय पस्तीसावा युगलगीत श्री शुक म्हणाला कृष्ण वनात जात तेव्हा गोपींचे चित्त सुद्धा त्यांच्याबरोबरच जात असे श्रीकृष्णांच्या लिलांचे गायन करीत त्या आपले दिवस कष्टाने घालवीत गोपी म्हणत सख्यानो श्रीकृष्ण जेव्हा आपला डावा घाल डाव्या हाताच्या बाजूकडे वळवून भुवया नाचवीत बासरी तोंडाला लावून आपली सुकुमार बोटे त्यांच्या छिद्रावर फिरवून मधुर तान छेडतात तेव्हा आकाशात पतीसह विमानात बसून आलेल्या शुद्ध पत्न्यात लज्जित झालेल्या त्या पाहता पाहता बेभान होतात इतक्या की त्यांना वस्त्राची सुद्धा शुद्ध राहत नाही अगं सख्यानू हे हो, आश्चर्य तर ऐका हे नंदनंदन जेव्हा दुखितांनाही आनंद देणारा वेणू वाजवू लागतात तेव्हा त्यांचे हास्य हास त्यांच्या छातीवर रुळणारा हार बनतो आणि चंचल लक्ष्मी तिथे स्तब्ध होऊन राहते त्या वेणुवादनाने चित्त आकर्षित झालेले व्रजामधील बैल गायी आणि हरिण यांचे कळपमुग्ध होऊन जातात दाताने चावत असलेला गवताचा घास त्यांच्या तोंडातच असतो दोन्ही कान चवकारून ते असे उभे राहतात की जणू काही ते झोपी तरी गेले आहेत किंवा भिंतीवर काढलेली ती चित्रे तरी आहेत गडे ते नंदलाल जेव्हा बस्तकावर पंखाचा मुकुट घालून रंगीत धातूने आपले शरीर रंगवतात आणि पानाने असे समजून घेतात की जसा एखादा पहिलवान असावा आणि नंतर जेव्हा बलराम आणि गोपालासह बासरी वाजून गायींना साथ घालतात त्यावेळी नादाने नद्यांचे वाहने थांबते त्यांना असे वाटते की श्रीकृष्णांच्या चरणांची धूळ वाऱ्याने उडवून आपल्याकडे आणावी परंतु त्यासुद्धा आमच्यासारख्याच अभागिनी आहेत जसे श्रीकृष्णांना आलिंगन देते वेळी आमचे हात थरथरतात आणि नंतर जड होतात त्याचप्रमाणे त्या सुद्धा रूप हात प्रेमाने वर उचलू पाहतात परंतु पुन्हा असाय होऊन स्थिर राहतात गोपाल ज्यांच्या लिलांचे गायन करीत असतात ते आदी पुरुषासारखे ऐश्वर संपन्न श्रीकृष्ण जेव्हा वृंदावनामध्ये विहार करीत असताना बासरी वाजून पर्वतावर चरणाऱ्या गायीना त्यांच्या नावाने साथ घालतात त्यावेळी वनातील वृक्ष आणि वेली आपल्या अंतरंगात भगवान विष्णूचे अस्तित्व सूचित करीत फुलांनी आणि फळाने बहरून येतात त्यांच्या धाराने फांद्या वाकून जमिनीवर टेकतात प्रेमाने त्यांचा रोम आणि रोम प्रफुल्लित होतो आणि ते मधाच्या धारांचा वर्षाव करू लागतात विश्वातील सुंदराहून सुंदर असणाऱ्या मनमोहनाने कपाळावर केशरी गंधाचा सुंदर तिलक लावलेला असून गळ्यामध्ये वनमाला धारण केली आहे त्यामधून येणारा तुळशीचा दिव्य गंध मधुर मध याने धुंद होऊन भुंग्याच्या झुंडी उच्च स्वराने मधुर गुंजारव करीत असतात त्या गुणगुणण्याचा आदर करीत त्यांच्या स्वरात स्वर मिसळून जेव्हा ती आपली बासरी वाजू लागतात त्यावेळी ते मधुर संगीत ऐकून सरोवरात राहणाऱ्या सारस हंस वगैरे पक्षांचे चित्त सुद्धा मोहून जाते ते श्यामसुंदराजवळ येऊन बसतात आणि डोळे बंद करून गुपछुप एकाग्र करून ते संगीत ऐकू लागतात हे व्रज देवीनो श्यामसुंदर जेव्हा फुलांची कुंडले कानात घालून बलरामासह आनंदाने पर्वत शिखरावर उभे राहून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 तुझा पुत्र गोपाळाबरोबर खेळ खेळण्यात निपून आहे तसेच अनेक प्रकारे बासरी वाजवणे ते स्वतःच शिकले आहेत जेव्हा तोंडल्यासारख्या लाल ओठांवर बासरी ठेवून ते अनेक रागरागिणी वाजवू लागतात त्यावेळी ते ऐकून ब्रह्मदेव शंकर इंद्र इत्यादी सर्वज्ञ असणारे मोठमोठे देवगण सुद्धा त्या रागरागिनी ओळखू शकत नाहीत ते इतके मोहित होऊन जातात की त्यांचे चित्त वेणुवादनात तल्लीन होऊन जाते मस्तक नम्र होते आणि ते आपली शुद्ध हरवून बसतात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 त्यावेळी आम्हाला केसांची किंवा वस्त्रांची सुद्धा शुद्ध राहत नाही जिचा वास त्यांना अतिशय प्रिय आहे अशी तुळशीची माळ गळ्यात घालून जेव्हा ते मण्यांच्या माळेने गायी मोजता मोजता एखाद्या प्रिय मित्राच्या गळ्यात हात टाकून बासरीही वाजवतात त्यावेळी बासरीच्या त्या मधुर स्वराने चित्त हरवलेल्या काळविटांच्या माद्या आम्हा गोपीप्रमाणे घराची अभिलाषा सोडून गुणसागर नंदनंदनालाच नंद वेढून राहतात हे पुण्यशील यशोदा तुझा बाळ कुंदाचा हार गळ्यात घालून व कौतुकास्पद वेश धारण करून गोपालासह बरोबर यमुनेच्या काठी आपल्या मित्रांना आनंद देत खेळू लागतो त्यावेळी तिथे मलय पर्वतावरील चंदनाने सुगंधित झालेला मंद मंद वारा वाहून तो तुझ्या लाडक्याची सेवा करतो आणि गंधर्व इत्यादी उपदेवता हो भाटांप्रमाणे गाऊन वाजून त्याला संतुष्ट करतात तसेच अनेक प्रकारचे नजराने देऊन त्याला सगळीकडून वेढून त्याची सेवा करतात व्रजामधील गायीवर गोवर्धनधराचे अतिशय प्रेम आहे म्हणून तर त्यांनी गोवर्धन पर्वत उचलून धरला होता संध्याकाळ झाली आहे आता ते सगळ्या गोधनाला वळवून घेऊन येतच असतील वाटेत ब्रम्मदेवादी वयोवृद्ध ज्ञानवृद्ध त्यांच्या चरणांना प्रणाम करीत असतील आता बासरी बाजी येऊ लागले आहेत आणि गोपाल त्यांच्या कीर्तीचे गायन करीत आहेत पहाना गायीच्या खुराने उडालेली धूळ वनमालेवर बसली आहे ते दिवसभर फिरून फिरून दमले असले तरी तरीसुद्धा त्या श्रमांच्या सौंदर्याने सुद्धा आमच्या डोळ्यांना किती आनंद देत आहेत बरे हे देवकी पुत्र कृष्णचंद्र आम्हा प्रियजनांचे मनोरथ पूर्ण करण्यासाठीच आमच्याकडे येत आहेत सखे ते पाहणार त्यांचे सुंदर डोळे काहीसे इकडे तिकडे पाहत आहेत गळ्यात वनमाला डोलत आहे सोन्याच्या कुंडलांच्या कांतीने त्यांचे कोमलगाल स्वभिवंत दिसत आहेत त्यामुळेच पिकलेल्या बोराप्रमाणे मुखकमल पिवळसर दिसत आहे बांधवाना व इष्ट मित्रे श्रीकृष्ण नहीं करना दिवसा उष्णता दूर करना चंद्राप्रमा जवर यू लगे ला हैं श्री शुकाचार्य राजा कृष्णमय भाग्यवान गोपी जेव श्रीकृष्ण दिवसा वनात जहां तिंतन करीत आलांजे गायन करीत रम हो जा पस्तीसावा अध्याय समाप्त होगवान श्रीकृष्णार्पण वस्तु